अध्याय वा काल गणना। युधिष्ठिर म्हणाला कुरुपितामह सर्व प्राण्यांचा आधी व अंत प्रत्येक युगामध्ये करावयाचे ध्यान व कर्म प्रत्येक युगाचा काल प्राण्यांची सृष्टी प्रलय आणि लोकांचे तत्व ही पूर्णपणे जाणण्याची माझी इच्छा आहे तसेच उत्पत्ती व नाश यांची प्रवृत्ती कोठून झालेली आहे हे सत्पुरुष श्रेष्ठ जर मजवर आपला अनुग्रह असेल तर मी विचारतो याचे उत्तर सांगा पूर्वी ब्रह्मर्षी भारद्वाज यांनी भृगूला या गोष्टी संक्षेपत उत्कृष्ट प्रकारे सांगितलेल्या मी ऐकल्यामुळे माझी बुद्धी अत्यंत धर्मनिष्ठ बनली असून परमात्म्याच्या दिव्य स्वरूपाशी जखडली आहे तथापि मी या गोष्टी विस्ताराने ऐकण्यासाठी आपणाला पुनश्च विचारित आहे तरी आपण त्या कृपा करून सांगा भीष्म म्हणाले पूर्वी पुत्राने असा प्रश्न केला असता भगवान व्यासांनी त्याला जे उत्तर दिले तोच पुरातन इतिहास मी तुला कथन करतो युधिष्ठिरा वेद वेदांगे व उपनिषदे यांचे अध्ययन करून आणि धर्माचे सूक्ष्मपणे निरीक्षण करून मोक्षधर्माचे अनुसंधान करीत असलेला व्यासपुत्र शुक याने धर्म व अर्थ या याविषयींच्या संशयांचे निराकरण करणाऱ्या श्री व्यासांना आपल्या ज्यांचा निर्माण झालेल्या नाही अशा गोष्टी संबंधाने प्रश्न केला श्री शुक म्हणाले भगवन या सर्व प्राणी समुदायाचा कर्ता आणि कृतत्रेतादी कालरूपी अवस्था अवस्था चतुष्टय भोगणारा जीव या दोघांची स्वरूपे व ब्राह्मणांची कर्तव्ये आपण मला कथन करा भीष्म म्हणाले याप्रमाणे पुत्राने प्रश्न केला असता भूतभविष्य जाणणारे ब्रह्मज्ञ व सर्वधर्मवित व्यासांनी त्याच्या सर्व प्रकारे प्रश्नांचे उत्तर दिले व्यास म्हणाले अनादि अनंत जन्मजरारहित विकारशून्य अविनाशी दिव्यस्वरूपी आणि तर्क व इंद्रियजन्य ज्ञान याना अगोचर असे जे परब्रह्म तृष्टीच्या प्रारंभी होत कालाचा विभाग असा आहे मनुष्याच्या पापण्यांची उगरधाप होण्याला जो काल लागतो त्याला निमेष असे म्हणतात 15 निमेष म्हणजे एक काष्ठा 30 काष्ठा म्हणजे एक कला 30 पूर्णांक एक दशांश कला म्हणजे मुहूर्त तीस मुहूर्त म्हणजे एक अहोरात्र अशी कालगणना मुनींनी केलि तीस अहोर्र मजे एक महिना व बारा महीने एक संवत्सर काल से ज्ञान लोक एक संवत्सरा मधे दक्षिणायन उत्तरायण अयने आता मनत सूर्य हा मनुष्यलोक अहोरत्रा दिवस व रे दोन विभाग करते री प्राण घेना व दिवस हा कर्मे कर मनुष्यांचा एक महिना हा पितरांचा एक दिवस होय यापैकी शुक्लप्रश्न शुक्ल पक्ष हा त्यांना कर्मे करण्यासाठी असलेला दिवस आणि कृष्ण पक्ष ही शयन करता असलेली रात्र होय मनुष्यांचे एक वर्ष हा देवांचा एक दिवस होय त्यातील उत्तरायण हा दिवस असून दक्षिणायन ही रात्र होय असा देवांचा दिनरात्रीचा विभाग आहे पूर्वी जी मनुष्यलोकातील दिवस आणि रात्र यांची गणना सांगितली तिच्या अनुरोधाने या वर्षांची गणना केली जाते आता ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र सांगतो तसेच कृत त्रेता द्वापर आणि कली या चार युगांपैकी प्रत्येकाची वर्षसंख्या क्रमाक्रमाने सांगतो देवांच्या चार हजार वर्षांना कृतयुग असे म्हणतात व त्याशिवाय देवांची 400 वर्षे त्याचा संधिकाल असून तितका संध्यांश काल असतो अर्थात देवांची 4,800 हजार आठशे वर्षे हे कृतयुगाचे प्रमाण होय यानंतर पुढच्या तीन युगांमध्ये मुख्य वर्षे संधिकाल आणि सध्यांश काल संध्यांश काल हे उत्तरोत्तर एक एक चतुर्थांश कमी होत जातात सदैव अस्तित्वात असणारे हे लोक जरी शाश्वत आहेत तरी त्यांना या चार युगांचाच आधार आहे बाशुका या शाश्वत अशा कालरूपी ब्रह्माचे ज्ञान ब्रह्मविद्या पुरुषांनाच असते कृतीयुगामध्ये धर्म चारही पादांनी युक्त व म्हणून पूर्ण असा व सत्यही पूर्णपणे वास्तव्य करते अधर्माने कोणत्याही वस्तूची प्राप्ती करून घेण्याकडे कोणाची प्रवृत्ती होत नाही व पुढे इतर युगांमध्ये द्रव्याधिक प्राप्तीच्या संबंधाने धर्माचा एक पाात कमी होतो व चौर्य असत्य आणि कपट यांच्या योगाने अधर्माची प्रवृत्ती होते कृतयुगामध्ये लोक निरोगी असून त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होत असत व त्यांना चारशे वर्ष आयुष्य असे पुढे त्रेता उत्तरोत्तर प्रत्येक युगात वयाचे मान एकेक -एक चतुर्थांश कमी होत गेले युगमानाप्रमाणे वेदवाणी आयुष्य आशीर्वाद आणि वेदाभ्यासजन्य फल यांचाही उत्तरोत्तर राहस झाला या युगाच्या राहासाच्या अनुरोधाने कृत त्रेता द्वापर आणि कली या चार युगातील धर्म निरनिराळे ठरलेले आहेत कृतयुगामध्ये तपाला प्राधान्य असून त्रेतायुगामध्ये ज्ञानाचे महत्व असे आणि द्वापर युगामध्ये यज्ञ हाच मुख्य समझलालियुगा केवल दानच मुख्य होय अुग्री बारह हजार वर्षे संगित विद्वान लोक महायुग अजार महायुगे ब्रह्मदेवा एक दिवस होतो चा रही प्रमाण दिवसाइतके रिचार प्रारंभी प्रलय होतो व विश्व नाश पावते भगवान योग निद्रेचे अवलंबन करतो व रात्रीच्या शेवटी जागा होतो याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या एक सहस्त्र महायुगात्मक दिवस आणि तितकीच रात्र यांचे ज्यांना ज्ञान असते तेच लोक अहोरात्रविध होत रात्रीच्या शेवटी जागृत झाल्यानंतर ब्रह्मा हा अविनाशी अशा प्रकृतीमध्ये विकार उत्पन्न करतो व नंतर महत्त्वाची सृष्टी होते त्या महत्त्वापासून अहंकाराची उत्पत्ती होते आणि अहंकारापासून मन वगैरे अव्यक्तांची व पृथिव्यादी व्यक्ताची सृष्टी होते ओम